प्रकरण पहिले मुंबईहून प्रयाण इसवी सन एकोणीसशे एक साली आम्ही पहिला प्रथमच इंग्लंडचा प्रवास केला आणि तो दूरचा पहिलाच प्रवास म्हणून आम्हाला बराच कठीण वाटला परंतु तेव्हापासून पुन्हा एकदा जपान अमेरिका वगैरे करून फिरून यावं असं आमच्या मनात घोळत होतं त्याप्रमाणे तारीख अठरा नोव्हेंबर एकोणीसशे दहापासून एक वर्षाची रजा घेण्यात आली आणि जपान वगैरे जगाच्या पाठीवरील दुसरे देश पाहून येण्याचा विचार आम्ही कायम केला तारीख सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आम्ही ब्लॅडर पायरवर आलो त्यापूर्वी 15 दिवस आधी आम्ही आमच्या लांबच्या प्रवासाचे कपडे घेण्याकरता मुंबईला येऊन राहिलो होतो तरी पण आयत्यावेळी थोडीशी गडबड झालीच आमचं सामान लवकर जावं आणि आम्हाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून निघण्यापूर्वी सुमारे अर्धा तास आधी सामान रवाना केलं होतं पण आमच्या नौकरांना आणि गाडीवाल्याला काय वाटले कोण जाणे त्यांनी आमचे सामान भरतीकडेच नेलं आम्ही व आम्हाला पोचवायला आलेली मंडळी बंदरावर आलीत तरी पण आमच्या सामानाचं ठिकाण नाही आता काय करावे सामान गेलं तरी कुठे सर्व पॅसेंजर्स आली व सर्वांचे सामानही बराबर भर जाऊ लागलं डॉक्टरची तपासणी सुरू झाली तरी आमच्या सामानाचं ठिकाण नाही सामान वेळेवर नाही आलं तर आम्ही जाणार कशी आम्ही दोघेही एकमेकांवर रागवू लागलो मी म्हणू लागले नौकराला बरोबर सांगितलं का नाही तो अडाणी मनुष्य आहे हे तुम्हाला माहीत नव्हतं का ते बोलू लागले तुम्हीच त्याला अपोलो बंदरवर द्यायला सांगितलं असेल शेवटी आमचा पुतण्या जावई आणि पोचवायला आलेले दुसरे एक गृहस्थ विक्टोरियात बसून चौकशी करू लागले एकदाचे सामान आले ते येऊन इतर पॅसेंजर मंडळीबरोबर आम्ही लहान बोटी जाऊन बसलो परंतु त्या घाईत पोचवायला आलेल्या मंडळीचा आम्हाला निरोपच घेता आला नाही काय आमच्या सामानाचा पत्ता लावायला गेलेली मंडळी आम्ही निघण्याच्या वेळी परतच आली नव्हती निघताना त्यांचा निरोप घेता आला नाही याबद्दल फार वाईट वाटले ते परत आले तेव्हा त्यांना बोटीजवळ येण्याची मनाई झाली होती ती मंडळी दूर उभी राहून हातांनी आम्हाला खुणा करीत होती आमचे मित्र तात्यासाहेब खारकर यांनी चांगले सुवासिक फुलांचे दोन हार आमच्याकरिता आणले होते तेही आमच्या सामानाच्या गडबडीत त्यांना देता आले नाहीत म्हणून ते त्यांनी एका शिपायाबरोबर आमच्याकडे बोटीवर पाठवून दिले आमची बोट धक्क्याजवळ बराच वेळ उभी होती पण इतरांना बोटीजवळ येण्याची परवानगी मिळे ना शेवटी आमचा पुतण्या व जावई एका लहान होडीत बसून आमच्या बोटीजवळ आले पण तितक्यात बोट दोन तीन मिनटांनी निघणार तो सर्वांनाच बोटीजवळ येण्याची परवानगी मिळाली व आमच्या दोघी भाटच्या व इतर मंडळी सर्वच धक्क्याजवळ आली आमची फार जुनी मोलकरीण खुशी फारच रडू लागली आणि आमच्या भादच्याही रडू लागले, मलाही त्यांना सर्वांना सोडून जाणे मोठे कठीण वाटू लागले व एकसारखे डोळ्यातनं पाणी येऊ लागलं मी आमच्या पुतण्याला सर्वांचा सांभाळ करण्याबद्दल व पत्र पाठवण्याबद्दल सांगतच आहे इतक्यात बोट निघाली आता आमचे लक्ष मोठ्या बोटीकडे लागले ही बोट धक्क्यापासून अर्ध्या एक मैल अंतरावर उभी होती मोठ मोठे दोर घेऊन खलाशी लोकं तयारच होते त्यांनी आमची लहान बोट मोठा बोटीला बांधली आणि लाकडी शिड्या लावून जिना तयार केला डॉक्टरचा पास दाखवून आम्ही मोठ्या बोटीवर चढलो ही पी एन्ड ओ कंपनीची देवाना नावाची बोट चांगल्या आणि मोठ्या बोटींपैकी एक होती मुंबईपासून आमच्याबरोबर फारसे पॅसेंजर्स दिसले नाहीत फक्त दोन तीन पारशी जोडपी आणि पंचवीस तीस युरोपियन पुरुष बाई बायका मिळून असतील त्यांच्यापैकी बहुतेक सेकंड क्लास पॅसेंजर्सच होते एकच युरोपियन बाई व सात आठ पुरुष मंडळी व आम्ही उभयंता इतकीच काय ती फर्स्ट क्लासमध्ये होतो आमचे केबिन मधल्या मजल्यावर असून लहानसेच होते फारसे हवाशिरही नव्हते तीन चार बिछाण्यांची केबिन्स जिकडे तिकडे रिकामी पडलेली दिसत होती ही सर्व रिकामी केबिन्स पाहून आम्हाला मोठे आश्यर्य वाटले कारण खूप कंपनीने कितीतरी गप्पा मारल्या होत्या फार गर्दी आहे तुम्हाला खरोखरच जावायचे असेल तर लवकर आम्हाला पक्के सांगा नाहीतर मागाहून जाता येणार नाही त्यांच्या या सांगण्याप्रमाणे आम्ही नोव्हेंबरपासूनच तिकीटे घेऊन ठेवली होती असो या रिकाम्या खोल्या पाहून आम्हाला वाटले की एखादे तीन बिछाण्यांचे केबिन आम्हाला दिले असते तर काय झाले असते उगीचच रिकामी तर पडली आहेत आम्हाला पुढील भविष्य कुठे माहिती होते की सध्याचे मिळालेले केबिनही लवकरच जाणार आहे म्हणून केबिनमध्ये सामान वगैरे बरोबर आले किंवा नाही ते पाहून आम्ही खाली लंच घ्यायला गेलो तितक्यात आमची बोट निघाली समुद्र चांगला शांत होता आणि त्यामुळे बोट म्हणण्यासारखी काही हलत नव्हती तथापि माझे डोके सारखे भणभण करीत होते मग ते पहिलेच दोन तीन दिवस होते आणि बोटीची चांगली सवय झाली नव्हती म्हणून की काय कोण जाणे डेकवर ड्रॉइंग रूममध्ये किंवा केबिनमध्ये कुठेच चैन म्हणून पडेना जीवाला बरे नसले म्हणजे मनामध्ये नाना तारेच्या कल्पना उठतात व डोके अधिक भडाणून जाते त्याप्रमाणे माझी स्थिती झाली होती एवढ्या मोठ्या फर्स्ट क्लासमध्ये काय ती मी एकटीच स्त्री बाकीची सर्व पुरुष मंडळी एक युरोपियन बाई होती पण ती आपले खाणेपिणे वगैरे केबिनमध्येच करीत असे म्हणून बोटीवर काहीच करमणूक नव्हती माझ्या मनामध्ये असा विचार येईल की एवढा ये मोठा जगाचा प्रवास करावायचे आम्ही डोक्यावर घेतले आहे पण ते कसे काय ईश्वर पार पाडील कोण जाणे या देवाना बोटीवरील आमची स्टुअर्ट्स फार चांगली बाई होती मी बोटीवर आले तर ती मजकडे येऊन म्हणाली मॅडम तुम्हाला काही लागले सवरले तर मला सांगा व कपडे वगैरे घालताना मदत पाहिजे असल्यास हाक मारा आणि तुमची इच्छा असेल तर तुमचे खाणेपिणे तुमच्या खोलीतच आणून देईन हे तिचे कामच होते म्हणा पण एकंदरीत ती चांगल्या स्वभावाची दिसली सकाळी साडेसात झाले की दरवाज्यावर ठक ठक ठोके बसायचे मेन म्हटले की ही बाई आत एक कप चहा काही फळे आणि चार पाच बिस्किटं आणून ठेवायची तो चहा व बिस्किटे पाहिली की माझे डोके तर अधिकच दुखायला लागे कारण तोंड धुणे नको की काही नको तसा तो बिछाण्यातल्या बिछानात चहा घेणे कोणाला बरे वाटेल तशी साहेब लोकांना सवय असते ते जागे झाले की बिछानातच चहा घेऊन मग बाहेर पाय टाकतात चहा तुम्ही घ्या की नका घेऊ ती बिचारी आपले काम करीत असे आता उद्या कोलंबो येणार आणि मग एक दोन दिवस तरी जमिनीवर राहायला मिळेल या आशेनं मनाला थोडं समाधान वाटू लागलं संध्याकाळचे सुमारे पाच वाजले होते व वा समुद्र अगदी शांत दिसत होता सूर्यबिंब हळूहळू अस्त पावत होते व ती सूर्याची मावळती किरणे मंद मंद होत चालली होती बोटीच्या पुढच्या टोकाचा डेकवर आम्ही दोघे आणि आमचा एक अमेरिकन सोबती ती संध्याकाळची सूर्यास्त समयाची समुद्राची शोभा पाहात उभी होतो बोट आपला मार्ग क्रमितच होती बोटीच्या खालील पंख्याच्या जोराने समुद्राचे पाणी सारखे घुसळले जात होते आणि त्याच्या पांढऱ्या शुभ्र फेसाळ लाटा बोटीच्या दोन्ही बाजूंनी बाहेर येत होत्या नंतर त्याचे रंग पांढरे निळे भुरके असे होत होत समुद्रात मिसळत होते या टोकाकडेच तिसरा क्लास होता त्यात सुमारे शंभर दीडशे पॅसेंजर्स होते हे बहुतेक गोव्याकडील मुसलमान व काही गरीब ख्रिश्चन लोक होते हे लोक कोलंबो सिंगापूर वगैरे कडे जात असावेत यावेळी त्यांची संध्याकाळची जेवणे चालली होती प्रत्येकाच्या पुढे एक एक लहान जस्ताचे ताट व तसेच पाणी पिण्याचे एक टमरेल होते ताटामध्ये भाताचा ढीग आणि त्याच्या डोक्यावर दोन दोन पळ्या मासांची आमटी पण बिचारे आनंदाने हसत खेळत जेवित होते तो एक मोठा विलक्षण देखावा दिसत होता आमचा अमेरिकन सोबती हिंदुस्थान वगैरेकडून प्रवास करून परत चालला होता त्याला काही हिंदुस्तान आवडले नाही असे दिसले त्याचे म्हणणे अमेरिकेसारखा सुखसोयीचा जगा दुसरा देशच नाही आमच्या आगगाड्या किती सोयीच्या व आरामाच्या असतात बोटीतून किती उत्तम व्यवस्था असते हॉटेल्स किती चांगली तुमच्या हिंदुस्थानाच्या आगड़्या किती भिकारड्या इकडील पहिल्या क्लासच्या डब्यांसारखे आमच्याकडे तर कुत्रे भरण्याचे डबे असतात या अमेरिकन भुवांच्या गोष्टी ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटे व मनाला एक प्रकारचे समाधान वाटे की असा चांगला देश पाहायला आपण जात आहोत असे आमचे बोलणे चालले आहे इतक्याच बोटीचा कॅप्टन तिथे आला तुमच्या प्रकृती कशा आहेत तुम्हाला जलप्रवास आवडतो की नाही आता आपण कोलंबोजवळ आलो आहोत उद्या सकाळी आठ नऊ वाजता कोलंबोला बोट जाईल एक दोन दिवस तिथे राहील असे म्हणाला हा कॅप्टन फार चांगला मनुष्य होता सर्व पॅसेंजर्सशी चाळ गोड शब्द बोलून तो सर्वांच्या समाचार घेत असे जेवण वगैरे आटोपल्यावर नवाच्या सुमाराला आम्ही आमच्या केबिनकडे गेलो तो तिथेच दरवाजाशीच आमचा स्टुवर्ड उभा होता तो पुढे येऊन म्हणाला महाराज आपल्याला उद्यापासून हे केबिन बदलावे लागेल का बरे आम्ही दोघांनीही आश्चर्याने विचारले कुकनी तर आधीपासूनच हे केबिन आमच्या नावावर पक्के केले आहे व आमच्या तिकिटावरही याच केबिनचा नंबर आहे असे असताना मध्येच हा काय घोटाळा बरे आम्हाला दुसरे केबिन द्याल ते यापेक्षा वाईट नका देऊ म्हणजे झाले मग आमची काही तक्रार नाही त्या बिचाराला तरी या गडबडीची काय माहिती असणार तो आपला हुकुमाचा ताबेदार तो म्हणाला माझ्याकडून होईल तितके करून, हो करून तुमच्याकरिता हेच केबिन ठेवण्याचा प्रयत्न करीन उद्या इंग्लंडकडून मंगोलिया बोट येणार आहे आणि त्या बोटीवरील शंभर दीडशे पॅसेंजर्स या बोटीवर येतील ये थे फार गर्दी होईल हो आपबीनपेक्षा चांगले केबिन मिलने कठिन है